अध्याय एकोणसत्तरावा देवर्षी नारदानी भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहणे श्री शुक म्हणतात देवर्षी नारदानी जेव्हा ऐकले की भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारून एकट्यानेच हजारो राजकुमारींशी विवाह केला आहे तेव्हा भगवंतांचा गृहस्थाश्रम पहावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली ते विचार करू लागले अहो श्रीकृष्णानि एकाच शरीराने एकाच वेळी सोळा हजार महालांमधव्या वेग सोळा हजार राजकुमारींच पाणीग्रहण कलिड़ आश्चर्य आह या उत्सुकतर्षी नारद भगवंतांचीही लिला पाहण्यासाठी द्वारकेत आल तिथील उपवन आणि उद्याने फुलांनी लहडलिली होती त्यावर निरनिराळ्या प्रकारच पक्षी किलबिलित होत आणि भ्रमरगुंजारव करीत होतं निर्मळ पाण्याने भरलेल्या सरोवरांमध्ये निळी लाल आणि शुभ्र रंगाची निरनिराळ्या जातीची कमळे उमललेली होती त्यामध्ये हंस आणि सारस किलबिल करीत होते तिथे स्फटिकाचे आणि चांदीचे नऊ लक्ष महाल होते तेथील पाचोच्या फरशा कांतीने झगमगत होत्या तिथे सोने आणि रत्नांच्या पुष्कळ वस्तू होत्या राजमार्ग इतर रस्ते चौक बाजार घोडे हत्ती आणि जनावरे इत्यादी बांधण्याची ठिकाणे सभागृहे आणि मंदिरे यामुळे नगरीचे सौंदर्य खुलून दिसत होते तेथील सडका अंगणे चौक आणि देवड्या या ठिकाणी सडे घातलेले होते पताक आणि ध्वज यामुळे रस्त्यांवर ऊन लागत नव्हते त्याद्वारका नगरीत श्रीकृष्णांचे अत्यंत सुंदर असे होते सर्व लोकपाल त्यांची पूजा आणि प्रशंसा करीत असत ते निर्माण करण्यामध्ये विश्वकर्म्याने आपले सारे पणाला लावले होते त्या अंतपुरात भगवंतांच्या राण्यांचे सोळा हजारांहून अधिक शोभिवंत महाल होते त्यापैकी एका विशाल भवनामध्ये देवर्षी नारदांनी प्रवेश केला त्या महालात पोळ्यांचे खांब वैडुर्य मण्याच्या उत्तम फळ्या आणि इंद्रनिल मण्यांच्या भिंती झगमगत होत्या तसेच तेथील फरशात चमकदार इंद्रनिल मण्यांच्या बनवलेल्या होत्या विश्वकर्म्यान पुष्कळ स्यासि होते की ज्यांना मोत्यांच्या माळा लावल्या होत्या तिथ रत्नजडीत हस्तिदंती आसने आणि पलंग होते. गळ्यात सोन्याचे हार घातलिख्खा आणि सुंदर वस्त्रांनी नटलखा दासी तस अंगरखा पगडी घातल आणि रत्नजडीत कुंडल धारण कलि त्या महालांची शोभा वाढवित होत अनिरत्नजडीत दिव्या आपल्या झगमगाटाने त्यातील अंधक् नाहीसा करीत होत अगोरू धूप लावल्यामुळे झरोक्यातून धूर बाहेर पडत होता तो पाहून रंगीबिरंगी रत्नमय सज्जांवर बसलेले मोर ते ढग आहेत असे वाटून मोठ्याने केकारो करी थुई थुई नाचू लागत देवर्षी नारदांना तिथे असे दिसले की भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीबरोबर तिथे असून ती स्वतः भगवंतांना सोन्याची दांडी असलेल्या चौरीने वारा घालीत आहे तसेच तिथे रुक्मिणीसारख्याच गुण रूप वय आणि वेशभूषा असलेल्या हजारो दासीसुद्धा नेहमी असत नारदाना पाहताच सर्व धार्मिक लोकांचे मुकुटमणी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या पलंगावरून लगेच उठून उभे राहिलेवर्षी नारदांच्या चरणी त्यांनी मुकुट असलेल्या मस्तकाने प्रणाम केला आणि हात जोडून त्यांना आपल्या आसनावर बसवले भगवान श्रीकृष्ण चराचर जगांचे परमगुरु आहेत आणि त्यांच्या चरणांपासून निघालेले गंगाजल सगळ्या जगाला पवित्र करणारे आहे यात बिलकुल शंका नाही तरीसुद्धा ते संतांचे परम आदर्श होते शिवाय त्यांचे देव म्हणजे ब्राह्मणांना देव मान्य हे त्यांच्या गुणांना अनुरूप असल नाव आहे म्हणूनच त्यांनी स्वतः नारदांची पाद्यपूजा करून ते तरणामृत आपल्या मस्तकी धारण नराचे मित्र पुराण ऋषी भगवान नारायणाने शास्त्रोक्त पद्धतीन देवर्षी नारदांची पूजा केली नंतर अमृतापेक्षाही मधुर आणि मोजक्या शब्दांनी त्यांचे स्वागत करून त्यांना म्हटल प्रभु, आपण स्वत समग्र ज्ञान वैराग्य धर्म यश श्री आणि ऐश्वर्याने परिपूर्ण आहात तरीही आम्ही आपली कोणती सेवा करावी तेव्हा नारद म्हणाले भगवन आपण सर्व लोकांचे स्वामी आहात आपली सर्वांशी मैत्री आहे तरीही आपण दुष्टांना शासन करता यात काही आश्चर्य नाही हे ये परम यशस्वी प्रभो आपण जगाचे पालन आणि रक्षण करण्याबरोबरच जीवांचं श्रेष्ठ कल्याण करण्यासाठी स्वच्छेनिअवतार धारण केला आहे हे आम्ही चांगल्या रीतीन जाणतो आज आपल्या चरणकमलांचे दर्शन मला झाले ही अत्यंत भाग्याची गोष्ट आह आपली ही चरणकमल सर्व लोकांना मोक्ष देण्यास समर्थ आह ज्यांचं ज्ञान अमर्याद आहे असे ब्रम्हदेव शंकर इत्यादी देव आपल्या हृदयामधे त्यांचे चिंतन करीत असतात आपलं ह चरणच संसार रुप फिरीत पडलेल्या लोकांना बाहरच साधन आह आपण माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरणकमलांचला नहमी स्मरण रहाव आणि मी, रहा मी त्यांच्या ध्यानात तन्मय असावपरीक्षितानंतर दक्षर्षी नारद योग्वरांचुद्धा ईश्वर अशा भगवान श्रीकृष्णांच्या योगमायाच्य जाणून घ्यासाठी त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या महालात गेल तिथही त्यांनी असे पाहिल की भगवान आपली प्रिया आणि उद्धव यांच्याबरोबर दूत खिळतआहे तिथे सुद्धा भगवंतांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले आसनावर बसवले आणि मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा केली यानंतर भगवंतांनी आपल्याच काहीच माहीत नाही असे दाखवीत नारदांना विचारले आपण केव्हा आलात आपण तर सर्व परिपूर्ण आहात अपूर्ण अशा आम्ही आपली काय सेवा करावी तरीसुद्धा हे ब्रह्मन आपण आम्हाला आपल्या सेवेची संधी देऊन आमचा जन्म सफळ करा हे ऐकून चकित झालेले नारद तिथून गुपचुपणे दुसऱ्या महालाकडे निघून गेले नारदांना त्या महालात श्रीकृष्ण आपल्या लहान लहान मुलांना खेळवित आहेत असे दिसले तिथून पुढच्या महालात गेले तर भगवान स्नानाला जाण्याची तयारी करीत आहेत असे त्यांनी पाहिले कुठे ते हवन करीत आहेत तर कुठे पंचमहायज्ञ करीत आहेत कुठे ब्राह्मणांना भोजन देत आहेत तर कुठे त्यांच्या भोजनानंतर स्वतः अन्नग्रहण करीत आहे कुठे संध्या करीत आहे तर कुठे मौन धारण करून गायत्री मंत्राचा जप करीत आहेत कुठे हातात ढाल तलवार घेऊन ते चालवण्याचा सराव करीत आहेत कुठे घोडे हत्ती किंवा रथावर स्वार होऊन फिरत आहेत तर कुठे पिरंगावर झोपलेले आहेत कुठे भाट त्यांची सुती करीत आहेत एखाद्या महाला उद्धू इत्यादी मंत्र्यांबरोबर राजकीय विषयावर चर्चा करीत आहेत तर कुठे उत्तमोत्तम स्त्रियांसमवेत जलक्रीडा करीत आहेत कुठे वस्त्रालंकारांनी सुशोभित अशा गायींचे श्रेष्ठ ब्राह्मणांना दान करीत आहेत तर कुठे मंगल अशा इतिहास पुराणांचे श्रवण करीत आहेत आपल्या प्रिये प्रियेबरोबर हास्य विनोद करीत खिदळत आहेत तर कुठे धर्मशास्त्राचा अभ्यास करीत आहेत कुठे अर्थार्जन चालू आहे तो कुठे धर्माला अनुकूल अशा विषयांचा उपभोग घेत आहेत कुठे एकांतात बसून प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या पुरुषाचे ध्यान करीत आहेत तर कुठे गुरुजनांना त्यांच्या इच्छेनुसार हवे ते अर्पण करून त्यांची सेवा शुश्रूषा करीत आहेत ते कोणाबरोबर युद्धासंबंधी बोलत आहेत तर कोणाबरोबर तहासंबंधी कुठे ते बलरामांबरोबर बसून सत्पुरुषांचे कल्याण करण्याबाबत विचार करीत आहेत योग्य वेळ आल्याने कुठे पुत्र आणि कन्या यांचे उचित अशा पत्नी आणि वरांबरोबर शास्त्रानुसार थाटामाटात विवाह लावून देत आहेत कुठे सासरी चाललेल्या कन्यांना निरोप देत आहेत तर कुठे त्यांना बोलावण्याच्या तयारीत आहेत योगेश्वरेश्वर श्रीकृष्णांचे हे थाटमाट पाहून लोक आश्चर्यचकित होत होते कुठे मोठमोठयज्ञ करून पूजन करीत आहेत तो कुठे विहिरी बगीचठ्यादी बांधून पूर्तधर्माचरण करीत आह कुठ़श्रेष्ठ यादवांच्या समवत् घोड्यावर बसून यज्ञाला योग्य पश्ची शिकार करीत आहत्त आणि काहीवेळा लोक अंतपुरे्यादी ठिकाणी सर्वांच मत जाणून घेण्यासाठी गुप्तवशात ते योगेश्वर फिरतआहेत अशाप्रकारे मनुष्यासारखी लिला करीत असलखा श्रीकृष्णांच्या योगमायेच वैभव पाहून नारद हासत्यानं म्हणाल होग्वरा ब्रम्हदेव इत्यादी मायाबींना सुद्धा दिसण्यास कठीण अशी योगमाया आपल्या चरणकमलांची सेवा क्लियान स्वतःच आमच्यासमोर प्रकट झाली आहा हिभगवंता आता मला निरोप द्या यानंतर आपल्या सुयशाने परिपूर्ण असलखा त्रिभुवनात मी आपल्या त्रिभुवनाला पावन करणाऱ्या लिलचि गायन करीत विहार करीत म्हणाले, म्हणाल नारदमुनी मीच धर्माचा उपदेश पालन करणारा आणि त्याच अनुष्ठान करणाऱ्यांना अनुमोदन देणाराही आहे, म्हणून जगाला धर्माचे शिक्षण दक्षिण्याच्या उद्देशानेच, मी अशा प्रकार धर्माचरण करतो वत्सा या मायनि तू मोहित होऊ नकोस श्री शुक म्हणतात अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण ग्रहस्थाश्रमातील लोकांना पवित्र करणाऱ्या श्रेष्ठ धर्माच आचरण करीत होत सर्व प्रसादातून तिकट वावरत आहत्त अस नारदांनी पाहिल अनंत शक्ती असणाऱ्या श्रीकृष्णांच्या योगमायेच परम ऐश्वर्य पाहून देवर्षी नारदांच्या आश्चर्याला आणि कुतूहाला सीमाच राहिली नाही धर्म अर्थ आणि काम या पुरुषार्थाच्या ठाई श्रद्धा असणाऱ्या श्रीकृष्णांनी नारदांचा चांगला सन्मान कला त्यामुळे आनंदित होऊन भगवंतांच स्मरण करीत तिथून निघून गेले राजन भगवान नारायण सगळ्या जगाच्या कल्याणासाठी आपल्या अचिंत मायेचा स्वीकार करून मनुष्यासारख्या लिला करीत सोळा हजारांहून अधिक पत्न्यांच्या लज्जायुक्त आणि प्रेमपूर्ण नजरांनी तसच मंद स्मितहास्यांनी केलिस सेवा घेऊन त्यांच्याबरोबर रममाण होत होत परिक्षिता विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाच परमकारण असणाऱ्या श्रीकृष्णांनी ज्या लीला कल्या त्या दुसरा कोणीही करू शकणार नाही जे त्यांच्या लिलांच गायन श्रवण करतात आणि गायन श्रवण करणाऱ्यांना उत्तेजन देतात त्यांच्या ठिकाणी मोक्षाना मार्गस्वरूप अशा भगवंतांविषयी भक्ती उत्पन्न होते। होत्या एकोणसत्तरावा समाप्त